हे या स्वरूप पुन्हा तीन उभ्याने दृष्टांतपूर्वक सिद्ध करता ते वेळी पुणेवादी सतरावीस पुणे आणि आवस अगदी मराठीत चाललेले शब्द आहेत आज खेडवळ गावामध्ये तुम्ही जाऊन या तिथे याच शब्दात लोक बोलतात आज आवास आहे म्हणतात आज पुनिव आहे म्हणतात पुनिव म्हणजे पौर्णिमा आवास म्हणजे अमावस्या चंद्राच्या ठिकाणी या पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण संपूर्ण सोळाच्या सोळा कला आलेल्या असतात आता तुम्हाला हे ऐकताना थोडस काही मनात यायला पाहिजे दे। काही ते काही असते का प्रतिपदीपासून पौर्णिमेपर्यंत दिवस किती होतात मी कळाकीच सांगतो सोळा रोज एक जर कळा वाटत हे मूळ वर्म त्यातला असा त्याने असं सांगितलंय कि प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरा कला व त्याच्या ठिकाणी राहणारी एक सोळावी कलाकी कला जी अमावस्येच्या दिवशी असते या सोळा कला ही आल्या व गेल्या तरी सुद्धा चंद्रे चंद्रत्व वर्तते सदा वर्तते चंद्राच्या ठिकाणी चंद्रत्व म्हणून त्याला म्हणतात कारण ह्या का सोहळा आल्या व गेल्या स्वरूप वेगळं आहे त्याला सतरावी जीवन कळा असं म्हणतात त्या चंद्राची ती सतरावी कळा आहे त्या सतराव्या कळेवर या सोळा येतात व जातात येणाऱ्या जाणाऱ्या जर सोळा असतील तर त्या येतात व जातात ज्या त्या ठिकाणी एक सतरावं स्वरूप त्याचं असलं पाहिजे हे जसं ध्यानात घ्यावं किंवा अमावस्याया पौर्णामायाम त्या चंद्राच्या ठिकाणी जे चंद्रत्व ते कोणत्याही विकाराने विकारित होत नाही किमान विकार नव्हते कोणत्याही विकाराला ते प्राप्त होत नाही विकार न प्राप्त होते असं सांगून ज्ञानेश्वर महाराजांनी एका ठिकाणी असं म्हटलं नाना वाढली दिवस आहे जसाच प्रतिपदीपासून एक एक दिवस वाढता होतो एक होतो दोन होतो तिस तीन होतो त्याप्रमाणे कळाबिंबी पैसे त्या कळा त्या चंद्रबिंबाच्या ठिकाणी पैसे म्हणजे येतात वाढतात व स्थिर होता, तिथे राहतात नाही तर असं व्हायचं पहिले निघून गेले दुसरी आले येथे निघून गेले म्हणजे पुन्हा त्याच्यावर होणे पण आहेत तसं नाही पैसे ती कळा बिंबाच्या ठिकाणी होते पण ही सिनाने लेवे चंद्री नाही महाराज म्हणतात त्या सिनाने लेवे म्हणजे वेगवेगळी पुटं त्याच्यावर दिलेली नसतात ही वेगवेगळी पुटं त्याच्यावर दिलेली नसतात असं जे स्वरूप आहे तेथे स्थिर राहून त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी चंद्राच्या ठिकाणी यातली एकही कळा नाही आणि एकही कळा जात नाही असं त्याच स्वतःच एक चंद्रत्व आहे कलांच येणं आणि जाणं हे वेगवेगळी जी पुटं आहे ती वेगवेगळी पुटं येतात व जातात पण ही वेगवेगळी पुटं येणं आणि जाणं ज्या स्वरूपावर घडतं त्या स्वरूपाच्या ठिकाणी ना येणं आहे ना जाणं आहे त्या चंद्राच्या ठिकाणी चंद्रत्व सदा आणि समज स्वरूपाने व्याप्त आहे नित्य स्वरूपाचं आहे जसं त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाने अन्यथा बोध निर्माण झाला वृत्तिज्ञानाने यथार्थ बोध निर्माण झाला यथार्थ बोध व अबोध हे दोन्ही निवृत्त झाले तरी सुद्धा मूळ स्वरूप चंद्राप्रमाणे शिल्लक राहतू अज्ञानाने अन्यथा बोध निर्माण झाला वृत्ती ज्ञानाने यथार्थ बोध निर्माण झाला यथार्थ बोध व अबोध हे दोन्ही निवृत्त झाले तरी सुद्धा मूळ स्वरूप होत ज्ञान जसं त्या चंद्राप्रमाणे शिल्लक राहत कोणी सतराव्या कडेप्रमाणे जसा सूर्य तो अन्य प्रकाशाने कधीही वृद्धीला पाहतोय तो अंगाने स्वयंप्रकाश आहे सहा रवी निश्चयेन निरुपमय तो सूर्य जसा निरुपम आहे त्याप्रमाणे हे आपला आत्मस्वरूपही स्वयंप्रकाश असल्या कारण कोणासारखं ते स्वयंप्रकाश आहे असं आपण आपल्याला आता सांगू शकत नाही कदापि उपमा न भगेत त्याला कोणाचीही केव्हाही केनापी कदा कोणाकडूनही आणि केव्हाही कोणतेही त्याला उपमा देता येत नाही निरुपमा ते निरुपम स्वरूपाचा आहे अलौकिकच स्वरूपाचा आहे म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरुंच्या ठरलं तर नवल सूर्य म्हणायला हरकत नाही गुरुंना सुद्धा ब्रह्मरूप ज्ञान स्वरूप समजूनच त्या बोधानेच आणि नवल सूर्य असं महाराजांनी म्हटलंय एक सूर्य असं महाराजांनी आपल्या श्री गुरुंना म्हटलेलं आहे ते स्वरूप पुल ते ज्ञानाने स्वरूप पुष्ट होणे ज्ञानाची इथे पहा लक्षात ठेवा ज्ञानाची पुष्टता म्हणजे ज्ञानाची विषय का आणि अज्ञानाची विषयता इथे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले ज्ञाने ज्ञान मात्र असल्यामुळे आत्मा ज्ञाने उजळणे ज्ञानानं उजळणं ही ज्ञानाचे विषय का आणि अज्ञानाने रुळणं ही विषय का उजळणे उजळणे म्हणजे आज्ञान निवृत्त करणे आवरण निवृत्त करणे हीच ज्ञान आहे आणि अज्ञानाची विषयता म्हणजे काय रुळणे म्हणजे आच्छादित होणे मळणे मलिनतेला प्राप्त होणे अज्ञानाने मालिन्य निर्माण होतं विशेष रूपाला ते आच्छादित करीत असत हे मला सांगतात अज्ञानामुळे ज्या स्वरूपाला आच्छादित केलं जात नाही ना अज्ञानामुळे आत्मा कधी कृश होत नाही तो कधी रोडलाय रोडका झालाय अगदी काही पैलवान बनलाय असं कधी घडत नाही आणि तो ज्ञानामुळे स्वरूप बोधाने पुष्टाला नभवती तो पुष्टही झालेला नसतो म्हणजे उजळतही नाही आणि मळतही नाही आच्छादितही होत नाही आच्छादित होत नाही म्हणूनच आवरण निवृत्ती होऊन पुन्हा तो प्रकाशित उजळला जातो ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात बोलायचं झालं <coughs> विषो नाही कोणा जया प्रमेयत्वची नाही दया स्वयंप्रकाशा काही प्रमाण होय प्रमाणांचं काम आहे प्रमेयाला विषय करणं प्रमेय त्याला म्हणतात जे अज्ञानानं आवृत आहे आत्मा कधी अज्ञानाने आवृतच झाला नाही अज्ञानाने कधी तो मळाला नाही त्याच्यावर मालिन्य निर्माण झालं नाही कोणत्याही आवरण निर्माण झालं नाही आत्मदृष्टीने आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाकृत आवरण नसल्यामुळे अज्ञानाची विषयता नसल्यामुळे ज्ञानाची विषयता म्हणजे ज्ञानाने उजळणं ज्ञानाने आवरण निवृत्त होणं ही पण गोष्ट तिथे घडत नसल्या कारणाने कोणत्याही प्रमाणाला आत्मा विषय होत नाही सर्व प्रमाण रूपाने उर्वरित राहत आणि ते कस स्वरूप येणं लागेल ते त्या ज्ञानाला मात्र आता कोणी लागत नाही ते आपल्या स्वरूपाने शोभायमान आहे आणि ते स्वतः सत्तारूप आहे ते स्फूर्ती स्वरूप आहे ते आनंद रूप आहे आणि ते अद्वयरूप आहे स्वहिमेमध्ये राहणार आहे त्यावेळी चंद्राचे मूल स्वरूप पूर्ण पूर्ण होत नाही अमावाशेस कमी होत नाही असे जे स्वरूप तिला सतरावी कला म्हणतात ती सतरावी कला स्वरूपाचे स्वरूपाने चंद्राच्या ठिकाणी चंद्राच्या ठिकाणी ते सतरावी कला म्हणजे तेच चंद्रत्व त्याच त्या ठिकाणी सदा सर्वत्र राहतं समस्वरूपाने राहतं Hmm. अथवा इतर देशाने आवडता जात नाही किंवा लिप्त होत नाही पदार्थ नाही त्याला hmm. उपमा सूर्याचीच सूर्याला उपमा सूर्याची अनन्वय अलंकार म्हटलेला गगन गगनाकारम सागर सागरोपमा राम रावण योर राम रावण योर हे जसं सांगावं अगदी त्या पद्धतीने राम रावण झुंजिल नले कैसे राम रावण झुंजिल नले जैसे महाराज म्हणतात त्याला जोड कोणाची जोड घ्यायची त्याला दुसऱ्याची जोडपी दुसरा पदार्थ पदार नाही का माणूस आहे त्याच्यासारखा कोणी सत्पाल जोडीदार नाही तर एक अवस्था अशी आहे की म्हणण्याची अवस्था निरुपमा त्याला कुणाची उपमान त्या सत्तेतला स्वयंप्रकाश शिद्रूप असलेला अद्वय स्वरूप असलेला असा कोणताही पदार्थ नसल्या कारणाने परमात्मा निरुपमा आहे अजोड आहे त्याला दुसरा कोणीही जोडीदार नाही अनंतरूपाचा म्हणून हे फलव्याप्तीने म्हणण्यामध्ये अज्ञान आहे असं का तो अज्ञानाची विषय चला किंतु ज होता म्हणजे शब्द मात्राची प्रवृत्ती नाही वस्तुस्थितीने तर तसं नाहीच नाही असं असल्या कारणाने ज्ञान व अज्ञान यांचा स्पर्श न होता या वा स्पर्शा वाचून जे स्वस्वरूपाने विराजमान असलेलं ज्ञान आहे ते या प्रमाणे तिसऱ्या होईपासून सतराव्या होईपर्यंत दारा दारा अधिष्ठान राहिले ज्ञान व अज्ञान या गुण विरहितला दोन्ही गोष्टी अध्यस्त असल्यामुळे या दोन्हींचं शोध असं जे अधिष्ठान ते अधिष्ठान अवशिष्ट राहतं असं प्रतिपादन केलं काल एक गोष्ट आपल्याला तिथला प्रसंग सांगायचा झाला की ज्याना ती ही अव्यक्त बोध वढ़ता झिझत पुरला बोधी समस्त बुड़ी जाए तिथे जो अव्यक्त शब्द आसंग मगस तिथि है आविद्य का प्रसंग है तिथे कारण घन अज्ञान सुशुक्ति जागृत आ स्वप्न या दोनों अवस्था घन अज्ञानामध्ये विलीन होतात त्या अव्यक्तात विलीन होतात आणि मग ते ही अव्यक्त वाढता झिजत ते अज्ञान ज्ञान हे अपरोक्ष होईल तस तसं ते अज्ञान निवृत्त होत आणि ज्यावेळी पूर्ण अपरोक्ष दृढ अपरोक्ष ज्ञान होतं त्यावेळी ते अज्ञान आपल्या आवरण विक्षेप शक्ती सहित अर्थात त्रिविध आवरणासहित आपल्या स्वस्वरूपामध्ये सदाच बुडून जातं म्हणजे आता ज्ञानही राहिलं नाही अज्ञानही राहिलं नाही पण शून्य नाही ही, ही, ही गोष्ट या प्रसंगात जास्त लक्षात ते ठेवण्यात ते असल्या कारणाने महाराज म्हणतात अवशिष्ट राहणारा निष्ठानुभूत ज्ञान हे मात्र दृंगमात्र स्वरूपाचं आहे नृतिमात्र स्वरूपाचं आहे असा त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा त्याच कारण आहे हे विशुद्ध ज्ञान शुल्लक राहतं असं म्हटल्याशिवाय हे सद्रुप चिद्रूप आहे असं म्हटल्याशिवाय शून्यवादाचा निराश होणार नाही आणि ज्ञानेश्वर महाराजांनी या प्रकरणात सगळ्यात महत्वाने शून्यवादाचं खंडन केले ते युक्तिपूर्ण पद्धतीने आता सांगतीलच पडेल कारण शून्यवाद हा परमा प्रमाणाच्या विरुद्ध ही गोष्ट सहजच आहे कशी प्रमाणविरुद्ध आहे ते आता महाराज सांगतीलच पण व्यवहाराच्या सुद्धा ही गोष्ट अत्यंत विरुद्ध आहे की जी गोष्ट कोणाच्याही अनुभवाला येत नाही अशी गोष्ट मानणं हे अत्यंत चुकीचं त्याला जरी विचारलं की तू शून्य म्हणतोस या शून्याचा कोणाला अनुभव आहे का नाही अनुभव आहे म्हणेल तर अनुभव घेणार असतो अनुभव नाही म्हणेल तर ज्या गोष्टीचा तुला अनुभव नाही ते मानतोस त्याची सिद्धी करतो हास्या म्हणजे युक्तीने व्यवहारता हा वाद चुकीचा आहे असं ध्यानात पण मुक्षुची बुद्धी अज्ञान ज्ञान या दोन्ही गोष्टी नाहीत असं म्हटल्यावर कदाचित शून्य वादाकडे चुकण्याची शक्यता आहे हे जे ज्ञान मात्र अवशिष्ट राहिले त्याला जाणणाऱ्या इतर ज्ञानाचा जरी अभाव असला तरी त्याने त्यालाच ज्ञान होते त्याचे त्यालाच ज्ञान होते असे माहिती पाहिजे हा जो स्वगत मातृज्ञानाचा भेद घेणार जाणणारा कोणी नसेल आत्मा ज्ञानरूप असल्या करणारे त्याचा कोणी जाणता नसेल गोष्ट कबूल होणार पण त्याचा तो जाण्याला काय हरकत आहे म्हणजे स्वसंवेद्य संवेद म्हणजे जाणण्यास योग्य स्व म्हणजे स्वतःचा स्वतःला म्हणजे या पदाची फोड स्व आणि संवेद्याशी जर केली तर स्व म्हणजे स्वत आणि संवेद्य म्हणजे जाणण्यास योग्य स्वतः जाणण्यास योग्य कोणाला तर स्वतलाच स्वतःला जाणण्यास योग्य म्हणजे स्वसंवेद्य असा अर्थ होतो त्याची फोड म्हणजे ज्याला पदच्छेद म्हणतात त्याचा पदच्छेद आपण आपल्या पद्धतीने जर केला तर त्याचा अर्थ निराळा होतो सु असंवेद्य असा जर आपण अर्थ केला स्वसंवेद्य पदाचा अर्थ तर मात्र आपण आतापर्यंत केलेल्या अनुकूल होईल स्वसंवेद्य म्हणण्यामध्ये स्वतःचा स्वतःला सु असंवेद्य म्हणजे स्वता सर्व प्रमाणाला अविषय स्वरूपाचा अनावृत स्वरूपाचा स्वयंप्रकाश स्वरूपाचा आत्मा आहे असा अर्थ त्यामुळे जे जय स्वसंवेद्य आत्मरूपा या पदाचा विचार करते स्वसं पदाचा अर्थ आपण करताना मात्र सु असं असाच करायचा कारण तो पक्का अज्ञात आहे तो कोणाला ज्ञात होत नाही म्हणूनच आता या प्रकरणाच्या याला असं सांगतात की आत्मा हा दुसऱ्याच्या कोणाच्या ज्ञानाचा विषय होत नसेल पण स्वतःचा स्वतःला ज्ञानाला विषय व्हायला कारकत आणि शास्त्रकारात एक मत पण आहे प्रभाकराच मत असं आहे कि जे जड आहे बोध जडात्मक आत्मा असं माना असं त्यांचं मत आहे जी आत्मस्वरूपाविषयीची तुम्हाला मागे बारा मतं सांगितली किंवा आपल्या वृत्ती प्रभाकरात दिलेली आहे ती बारा मतं आपण वाचा देह इंद्रिय इंद्रिय समूह प्राण मन बुद्धी एकेका कोशाला एकेका आणि घटकाला आणि आत्मा म्हण यादी दिलेली आहे त्यामध्ये एक यादी अशी आहे अप्रकाशित प्रकाशरूप व प्रकाश रूप हा उभय रूपा आत्मा है एक मत है, है ही विषय विषयी भावना ज्ञा आत्मस्वरूप मधे तो विषय है व तो विषयी है तो ज्ञाता है व तो ज्ञे है स्वरूप मध्य ज्ञातृज्ञाव माना है अभी पूर्व पक्षा की शंका है कि व्यासा ज्ञोत वे जे सूत्र लिखले है ज्ञोत व्या सूत्रा अर्थ करतेमानुजाचार्य अर्थ करता अर्थ के ज्ञा आश्रय आश्रय भाव है ज्ञान गुणाश्रयत्व स्वाभाविकम अच्छा है रामानुजाचार्यांच आपल्या मध्ये मात्र आता हा एव आता म्हणजे म्हणूनच म्हणूनच या शब्दाचा अर्थ असा आहे की हा जो जीव आहे हा जो आत्मा आहे हा जीवात्मा किंवा मूळ विशुद्ध आत्म्याचं जे स्वरूप आहे हे अनुत्पन्न स्वरूपाचं आहे आता एव म्हणण्याचं कारण अनुत्पन्न स्वरूपाच आहे मूळचं त्याचं स्वरूप ब्रह्म आहे ब्रह्मच उपाधी संबंधाने जीवभावाला प्राप्त झालं पण मूळ आत्मा हा अनुत्पन्न स्वरूपाचा उत्तस्थ नित्य स्वरूपाचा चिरस्थिर स्वरूपाचा आहे आणि म्हणूनच आता येव एवढ्याचा अर्थ असा अनुत्पन्न स्वरूपाचा ब्रह्मरूप असलेला किंबहुना आत्म्याचं व ब्रह्माचं आत्म्याच स्वाभाविक सदाच निरंतरच ऐक्य असल्या आता येव म्हणूनच ज्ञा ज्ञानाम स्वयंप्रकाश रूप हा आत्मा हा स्वयंप्रकाश रूप आहे असं आचार्यांनी म्हटलेलं म्हणजे शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे शंकराचार्यांचा जो न्योत एव अर्थ आहे न्योतऐव या सूत्राचा तोच अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी या ऊर्वीमध्ये स्पष्ट रीतीने प्रतिपादन केलेला आहे इतर आचार्यांना ज्ञानेश्वर महाराज या ऊर्वीमध्ये अनुसरत नाही निोतऐव या सूत्राचे इतर भाष्यकारांनी वेगवेगळ्या आपापल्या परीने अर्थ केलेले आहेत पण त्यापैकी कोणत्याही अर्थाला न अनुसरता कोणताही अर्थ न अंगीकारता या स्वच्छ रीतीने आत्मा स्वयंप्रकाश आहे त्याच्यामध्ये स्वतःचा स्वतःमध्ये ज्ञातृय भाव नाही स्वतःला जाणण्यास योग्य असा तो नाही किंतु ज्ञान रूप आहे ज्ञान मात्र आहे निखळ ज्ञान केवळ ज्ञापती मात्र तो आहे असाच अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी या उभीत तो आपण वाचलं म्हणजे लक्षात येईल म्हणजे केवळ ज्ञान मात्र कि ज्या ज्ञानामध्ये तोच त्याचा जर विषय होईल म्हणजे जाणणारा व जाणण्याचा विषय तोच तो स्वतःचा स्वतःला जर होईल काही देखील भोगोळाने भोगोळाला पाहिलं जातं काय भूगोळ बुबोल भूगोळाला ज्याप्रमाणे पाहू शकत नाही त्याप्रमाणे ज्ञानरूप आत्मा स्वतःच्या स्वतःला पाहू शकत नाही भूगोळ बुबोल भूगोळाला पाहणं म्हणजे भूगोळानं डोळ्यानं आपल्या स्वतःला पाहणं हे कधीच शक्य नाही प्रत्यक्ष स्वरूप आहे म्हणून शक्य नाही दिसत नाही असं म्हणाव तर त्याला आनळा म्हणायची सोय कारण त्याला सगळं घटपटा पदार्थांच ज्ञान होत आहे बरं त्याला घटपटा पदार्थांच ज्ञान होत्या त्या अर्थी त्याचा त्याला तो करन, का पाहू शकत नाही मग तो नाही असं म्हणा नाही म्हणायची सोय नाही ना त्याचा त्याला तो पाहतो असंही म्हणता येत नाही आणि पाहता येत नाही म्हणून त्याला दिसत नाही म्हणाला सगळं दिसत कारण तो दृष्टी स्वरूप आहे पाहणे रूप आहे डोबुबळ त्याप्रमाणे आत्मा हा स्वतः दृंग मात्र असल्या कारणाने <coughs> तो त्याचा त्याला स्वतःला कधी विषय होत नाही पण त्याचा अर्थ असा नव्हे की तो जड आहे किंवा नाही असा अर्थ करणं योग्य होणार नाही म्हणून केवळ मात्र स्वरूपाचा आत्मा आहे असं पुढच्या अर्धाली मध्ये दृष्टांताने सिद्ध करत परंतु दर मात्र जे निखळ दर आहे ते दर आपला स्वतः जगू शकेलच याची सदाचार असेल असं पूर्वपक्षी म्हणे त्याचं उत्तर देतात त्याचे समाधान असे की स्वतः काय का उत्तर होत नाही असा वेदांत शास्त्राचा पक्का नियम आहे या नियमामध्ये काही कधी बदल होत नाही ज्ञान जर ज्ञानाला विषय होईल तर ते दृश्य होईल ते जड होईल अन्वस्था कारण एका ज्ञानाला जाणणार दुसरं ज्ञान दुसऱ्या ज्ञानाला जाणणार आहे तिसरं ज्ञान तिसऱ्या ज्ञानाला चौथं ज्ञान म्हणजे या ज्ञानाच्या जाणणाऱ्या प्रकाशकांची परंपरा संपणार नाही कारण जे लोक बहुशाखा हनंताष्ट बुद्धयोग व्यवसायना सारखे एकानंतर एकानंतर एक शोध चाललेले आहेत त्याच्यानंतर पुढचा शोध त्याच्यानंतर पुढचा शोध त्याचं कारण आहे थोडस सांगतो आपल्याला हे जे शास्त्र चाललेलं आहे प्र, प्रायोगिक शास्त्र या प्रायोगिक शास्त्रामध्ये प्रत्यक्ष भौतिक साधनामुख इंद्र या इंद्रियेकते लाभार दिलाय आणि दुसरी गोष्ट ही एकंदर परंपरा तर्कबलावर चालली आणि तर्कबला समाप्ती नाही कुठेही थांबणं नाही श्रुतीची आपल्याला आज्ञा आहे हुकूम आहे तुम्ही म्हणा काहीतरी सुचवलंय श्रुती बघा तुमचं तुम्ही करा करू नका असं नाही काही वेळा श्रुती आपल्याला हुकुम करते त्याप्रमाणे एक हुकुम केला केलाय नैशा तर्किण श्रुती सांगते की तू तर्काने आपल्या बुद्धीला नेऊ नकोस भलत्याच मार्गाने जर तू या बुद्धीला नेशील तर तुला ते यथास म्हणून ज्ञान म्हणतात ते प्राप्त होणार निलट जो सूज्ञ आहे म्हणजे असाधारण स्वरूपाचा जो गुरु आहे तिथे जरी गुरु शब्द नाहीये तिथे वापरला तरी सुद्धा जाण्याचा प्रयत्न करशील तरच तुला ते ज्ञान होऊ शकेल असं श्रुतीने आपल्याला स्वच्छ रीतीने प्रतिपादन केलंय याचं भाषांतर केले तुकाराम महाराजांनी अस्किकांचा टाका संग पांडुरंग स्मराहो नका शोधो मतांतरे नुमगे खरे बुडाल ते म्हणतात मत मतांतर शोधण्याच्या भानगडीत बुडू नका तुम्हाला खरं कळणार नाही उलट तुमची त्याच्यामध्ये हानी आहे तुम्ही बुडून जाल म्हणून पांडुरंगाचं स्मरण करा तू आपल्याला सगळं काय देण्यामध्ये तर्काचा संघ टाकण्याचा हुकुम आहे आज्ञा आहे या आज्ञेने जर मनुष्य आणि वर्तन करीत तर तर्काला कधीही समाप्ती नाही एका तर्कानंतर दुसरा दुसऱ्यानंतर तिसरा आपल्या तो वृत्तीप्रवाह करा असं म्हटलंय येत नाही ना अनुमितच तर्का एखाद्याने एखादा तर्क अतिशय प्रयत्नाने मांडला <coughs> तर त्याच्या वेगळा पुढचा दुसरा तर्कवान येतो तर त्याच्यापेक्षा शाण असतो तो दुसरा तर्क मांडून पहिला तर्क खंडित करतो त्या पहिल्या तर्काची दुष्टता प्रतिपादन करतो आणि ती सदोषता एकदा मनात मनुष्याच्या भरली सिद्धांत तो, तो मांडून दाखवत असतो आणि अशी तर्क परंपरा जेव्हा दुसरा तर्क मांडला जातो तेव्हा म्हणजे तिसरा तर्क मांडला जातो ही परंपरा कशी चालते शेराला सव्वा शेर मिळाला की पहिला पावशेर शेराला सव्वा शेर मिळाला की पहिला पावशेर एका शहाण्याला शेर शहाण्याला की पहिला शहाणा वास्तविक शिल्लक राहत नाही म्हणून मी आपलं नाई असतो तो पावशेर त्याला दान म्हणून सांगून हो पावशेर होतो असं म्हणत त्याच्या पुढे आपल्याला सांगायचं चांगल्या शब्दात आत्ताच्या चालू शब्दात जर बोलायचं ठरलं तर पुढचा पुढचा तर्क पुढचा पुढचा शोध हा पूर्वीच्या पूर्वीच्या शोधाला व मागासले पण अनेक असतो त्याला वॅकवर्ड करून टाकतो सांगण्याचं कारण असं कि एका बुद्धीला दुसरी बुद्धी दुसऱ्या बुद्धीला तिसरी बुद्धी ही तर्कामध्ये ज्याप्रमाणे तर्कबलामध्ये ज्याप्रमाणे ही परंपरा थांबत नाही अगदी त्याचप्रमाणे एका ज्ञानाला ज्ञान जाणणारं जर दुसरं ज्ञान लागेल तर दुसऱ्या ज्ञानाला तिसरं पण लागेल म्हणजे इथेही अनवस्था दोष येईल म्हणून ज्ञान ज्ञानाला कधीही विषय होत नाही असं वेदांत शास्त्राचं मत आहे हे अबाधित स्वरूपाचं मत आहे ज्ञान ज्ञानाला विषय होणं म्हणजे एका ज्ञानाला दुसऱ्या ज्ञानानं जाणले की पहिलं ज्ञान झालं जड ते झालं दृश्य ते जडच होईल अशी ही परंपरा चालते आहे शेवटचं ज्ञान असं आहे की जे त्या ज्ञानाला कोणी परब्रम पाहिजे त्याला पुन्हा कोणी जाणणार नाही आपल्या आपल्यामध्ये तीनच पायऱ्या आहेत घटपटादी जडपदार्थ त्यांचं प्रकाशन प्रमाता आपल्या वृत्तीचा संबंध ज्यावेळी होतो त्यावेळी तो, तो चिदाभास वृत्ती अज्ञान निवृत्त करते चिदाभास त्याचं प्रकाशन करतो आणि त्या बुद्धिवृत्तीमध्ये असलेलं जे चिदाभासा स्वरूप आहे त्याचं मूळ ज्योत स्वरूप परमात्मा याच्या मागे जायचं परमात्मा मात्र स्वयंप्रकाश आहे स्वयंप्रकाश आता हा एवढ एवढ्याच करतात स्वयंप्रकाश आहे त्या स्वयंप्रकाशाच्या मागे पुन्हा प्रकाशाचा शोध करायला जायचा नाही असा हा सिद्धांत असल्या कारणाने ब्रह्म आहे अज्ञान स्वरूप ब्रह्म आहे असं कळणं वेद, वेद सांगतोय म्हणून हे कळणं हे परोक्ष कळलं तुम्हाला सिद्धांत खोटा होत असला तर तुमची योग्यता फार मोठे असं आपण समजू की जे श्रुतीलाही समजलं नाही ती जे प्रमाण सर्व प्रमाण विषय म्हणते ते ती जर गोष्ट तुमच्या वृत्तीला विषय होत असेल तर हा एक चमत्कार होईल जगामधला पण सिद्धांत असा नाहीये वाचा सिद्ध झाले तरी तो आपल्याला आपण जाणतो हे करून करावीच लागेल